उपदेश। हे आता मुक्त कसा ही कथा मला विस्ताराने सांगा व्यास जन्मेजयाला पुढील कथा सांगू लागले ते म्हणाले अशा तऱ्हेने सत्यव्रत शापित झाला त्याला पिशाचत्व प्राप्त झाले पण त्याही अवस्थेत त्याने देवीची उपासना केली आणि देवीची भक्ती करीत तो विश्वामित्रांच्या आश्रमाजवळ वास्तव्य करून राहू लागला त्याने नवाक्षर मंत्राचा जप केला आणि नंतर होमासाठी तो ब्राह्मणांकडे गेला अत्यंत पूज्य भक्तीने तो हात जोडून म्हणाला हे भूदेवांनो मी राजपुत्र सत्यव्रत आहे आपण माझे म्हणणे ऐकून घ्या मी नवाक्षर मंत्राचा जप केला आहे आता मला होम करायचा आहे त्यासाठी आपण माझे ऋत्विज व्हा आणि मला सहाय्य करून मला सुखप्राप्ती व्हावी म्हणून होम शेवटा आपण वेदवेत असून दयाळू आहात तेव्हा मजवर एवढे उपकार करा सत्यव्रताचे भाषण ऐकून ब्राह्मण त्याला म्हणाले हे राजपुत्रा तुला वशिष्ठांपासून शाप झाल्याने तू संप्रत पिचाश झाला आहेस चांडाळांना वेदांचा अधिकार नसल्याने तुला होम करता येणार नाही लोकांनी निंदिलेले पिचाशत्व पिशाचत्व तुला प्राप्त झाले आहे ब्राह्मणांचे ते निर्वाणीचे भाषण ऐकून सत्यव्रताला अतिशय दुःख झाले तो स्वतःशीच म्हणाला धिक्कार असो माझ्या जीवितला आता मी काय करू पित्याने माझा त्याग केला गुरुनी शाप देऊन मला पिशाच केले मी मनात राहून तरी काय करू राजभ्रष्ट तर झालो आहेस आता मी कोणत्या मार्गाने जावे माझे जीवन व्यर्थ आहे आता देहाचा नाश करणे योग्य राजपुत्र सत्यव्रताने असा विचार करून वनात जाऊन काष्टे जमवली त्यांची विस्तीर्ण चिता तयार केली चिता पेटून त्यात प्रवेश करण्यासाठी त्याने देवी चंडिकेचे स्मरण केले स्नान करून त्याने महामायाची पराशक्ती तिचे चिंतन केले आणि प्रज्वलित झालेल्या चितेसमोर तो हात जोडून चिता प्रवेश करण्याच्या पवित्र्यात उभा राजपुत्र चिता प्रवेश करीत आहे हे अवलोकन करून प्रत्यक्ष भगवती देवी आकाशात अवतीर्ण झाली तिने सत्यव्रताला दर्शन दिले आणि सिंहारूढ झालेली दे ती देवी गंभीर वाणीने सत्यव्रताला म्हणाली हे साधो, तू मनात काय योजले आहेस हे वीरपुत्रा तू शांत हो सांप्रत तुझा पिता वृद्ध झाला आहे तो लवकर राज्याग करून वनात तपश्चरेसाठी निघून जाणार आहे आणि तो तुला निसंशय राज्य देणार आहे तेव्हा तू देह्याग करू नकोस असला अविचार न करता तू स्थिर रहा। लवकरच म्हणजे परवाचे दिवशी तुझे मंत्री तुला नगरात नेण्याकरता येतील मी तुला प्रसाद दिला आहे तुझा पिता त्यामुळेच तुला राज्यासनावर अभिषेक करील आणि तो काम जिंकून ब्रह्मलोकी जाईल हे सत्य ध्यानात ठेव असे म्हणून ती देवी अंतर्धान पावली सत्यव्रताने प्रवेश करण्याचे विचार मनातून काढून टाकले इकडे अयोध्येला जाऊन नारद मुनी राजाला सत्यव्रताला देवीचा प्रसाद झाल्याचा इतिहास कथन केला आणि ते ऐकून आणि आपला पुत्र मरणास प्रवृत्त झाल्याचे श्रवण करून राजा अतिशय खिन्न झाला आणि शोक करू लागला तो धर्मात्मा राजा आपल्या मंत्रीजनांना म्हणाला हे सचिव हो। माझ्या पुत्राचे हे अतिशय दुष्ट चरित्र सर्वांना माहीतच आहे त्यांनी उग्र तपश्चर्या के केली आहे तो बुद्धिमान असूनही मी त्याचा त्याग करून त्याला वनात पाठवले तो परमार्थ तत्पर पुला आता योग्य झाला आहे असे मला वाटते केवळ माझी अज्ञा पालन करण्याकरता तो वनात निघून गेला आणि तेथे धनहीन होऊनही क्षमाशील वृत्तीने वागून तो ज्ञानप्राप्ती करू लागला असे असताही वशिष्ठाने त्याला शाप देऊन पिशाच्य बनविले म्हणून त्याने दुःखाने अग्निप्रवेश करण्याचे ठरवले पण त्या महादेवीनेच त्याला, त्याला त्यापासून परावृत्त केले आहे तेव्हा आता त्याचा छळ न करता तुम्ही सत्वर जाऊन त्याला येथे घेऊन यावे त्याला योग्य वचन देऊन येथे आणा त्या प्रजाहितत पुत्राला राज्याभिषेक करून मी वनात जाणार आहे त्याच्या विषयीचा माधा क्रोध शांत झाला आहे यापुढे मी निश्चिंत मनाने तपशर्या करणार आहे अशा तऱ्हेने राजाचे मन द्रवले आणि सत्यव्रताला परत आणण्यासाठी त्याने आपल्या मंत्र्यांना पाठवले मंत्री सत्यव्रताकडे आले आणि त्याचे योग्य आश्वासनाने समाधान करून त्याने राजपुत्राला अयोध्येस परत आणले त्याचा सन्मान केला यावेळी सत्यव्रताची अवस्था विचित्र होती त्याचा चेहरा म्लान आणि दीन झाला होता त्याच्या मस्तकावर जटाभार होता वस्त्रे मलीन झाली होती तो गंभीर असून अत्यंत चिंताग्रस्त झाला होता आपल्या पुत्राची ही अवस्था अवलोकन करताच राजाला दुःख झाले तो मनात म्हणाला अरे रे मी धर्मतत्पर असूनही माझ्या या बुद्धिमान आणि राज्याला योग्य अशा पुत्राला वनात धाडले किती निष्ठुर झालो मी असा विचार करून राजाने सत्यव्रताला प्रेमालिंगन दिले आणि मायेने आश्वासन देऊन आपल्या जवळील आसनावर बसवले नंतर तो नीतिशास्त्र जाणणारा राजा गदगदलेल्या स्वराने म्हणाला हे प्रियपुत्रा तू धर्मावर बुद्धी स्थिर ठेव ब्राह्मण तपस्वी सत्पुरुष यांचा मान ठेव न्यायमार्गानेच धनप्राप्ती कर तू कधीही असत्यवाणी उच्चारू नकोस वाईट मार्गाने जाऊ नकोस शिष्ट सांगतील त्याचाच अनुग्रह कर तापसाचा सन्मान करून दुष्ट चोरांचा वध करीत जा हे पुत्रा आपले कार्य सिद्धीत जावे म्हणून इंद्रियांवर जय प्राप्त कर सचिवांचा आदर ठेवून त्यांच्याशी गुप्त चर्चा कराव्यात आपण अतिपराक्रमी असलो तरीही क्षुल्लक शत्रूची कधीही उपेक्षा करू नकोस परासक्त आणि विनयी नाही अशा मंत्र्यांवर कधीही विश्वास ठेवू नकोस शत्रू असो वा मित्र असो आपले हेर सर्व ठिकाणी ठेवावे सदा धर्मरत राहून नित्य दानधर्म करावा निष्कारण वाद करू नये महर्षीची आदराने पूजा कर स्त्रिया दूध खेळणारे जुगारी ह्यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नकोस मृगया द्यूत मद्य गायन आणि वारांगणा ह्या बाबतीत कधीही आसक्ती धरू नकोस तू त्यांच्यापासून नित्य परावृत्त राहा म्हणजे प्रजाजनांचे त्यापासून रक्षण कर कोणत्याही परिस्थितीत ब्राह्मण मुहूर्तावर उठून स्नाची आराधना कर हे सुपुत्रा पराशक्तीच्या चरणाचे पूजन केल्याने जन्माचे सार्थक होते एकदा जरी पुरुषाने महापूजा करून त्या भगवतीच्या चरणाचे तीर्थ प्राशन केले तरी त्या भाग्यवान पुरुषाला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही तो मुक्त होतो द्रष्टा साक्षी हे सर्व काही ती देवीच आहे अशी खात्री बाळगून तू निर्भय वृत्तीने रहा। आपले नित्यविधी योग्य प्रकारे उरकल्यावर मगच सभेत जात जा ब्राह्मणांकडून धर्मशास्त्राचा निर्णय समजावून घेऊन वेदांत पारंगत अशा पूज्य ब्राह्मणांची मनोभावे पूजा कर भूमीदान सुवर्णदान करून गायीचे दान करावे अविद्वान ब्राह्मणांची कधीही पूजा करू नकोस हे पुत्रा लोभासाठी धर्मतत्व सोडू नकोस ब्राह्मण हे भूदेव आहेत म्हणून त्यांचा अपमान करू नकोस क्षत्रियांचा अभ्युदय करणारे हे, हे ब्राह्मणच आहेत ही गोष्ट सत्य आहे उदकापासून अग्नि ब्राह्मणीपासून क्षत्रिय आणि पाषाणापासून लोह उत्पन्न झाले आहेत ह्यांचे तेज सर्वगामी आहे म्हणून स्वतःच्या उत्पत्ती स्थानाचे ठिकाणी पराक्रम दाखवू नये तेथे शांता असावे म्हणून अभ्युदयाची इच्छा करणाऱ्या राजाने विनयाने दान करून गुणीजनांचा विशेषतः ब्राह्मणांचा मान ठेवा धर्मशास्त्राला अनुसरूनच दंडनीतीचा वापर करावा अत्यंत न्याय मार्गाने प्राप्त झालेल्या धनाचा तू आपल्या कोशागारात संग्रह कर अध्याय अक्रवा समाप्त